गोष्ट जा मिथ्यारूप अलंकार इंद्रजाल की योजना के लिए एवडे अलंकार तैयार के लिए पूर्ण भर घर अलंकार श्वर महाराज घर भर जारी अलंकार कराए घर अलंकार इंद्रजाला निर्माण के लिए जादू ने निर्माण रिकाच दुसर शब्द संगाई चाह अपू अलंकार सगड़े अलंकार चोरी लगभग हानि हो? गर हो हो हो ही हो वस्तुस्थिति है कि दुसरा अर्था है ज्ञानेश्वर महाराज एक मानूस दिगंबर आज नाव नवे नाव नवे दिगंबर म्हणजे खरोखरीच दीक आहे अंबरज्याच असा उघडा माणस त्या माणसाला जर कोणी लुटल त्याला वस्त्र नाही म्हणजे वस्त्ररहिताची वस्त्रे काढून घेतली व त्याला नागवलं असं जर कोणी म्हणू लागला तर या म्हणण्यामध्ये काय विशेष घडलं या म्हणण्याने काहीही विशेष घडलं नाही मात्र मात्र अधिक घोल नहीं ज्ञानेश्वर महाराजा विचित सहा राक्षसी मासुरी व प्रकृति मोहिनी करता ज्ञान स्थूल दृष्टि है ज्ञान चुकी है दृष्टि ज्ञाला कस व्यर्थत्त ज्यान करी, करी या विषयाचं वर्णन करते वेळी हीच गोष्ट दृष्टांतपूर्वक तिथे प्रतिपादन केली आहे ते असाच दृष्टांतला अथवा पोलीरीचे आशिवा कुंभार म्हणतात एखाद्या कुंभारानं मोठ्या सायसाने असे घोडेस्वार वगैरे तयार केले मोठं सैन्य तयार केलं ना तरी ओडंबिरीचे अलंकार किंवा एखाद्याने जादूने केलेले उत्तम एकानेक प्रकारचे अलंकार तयार केले केले असतील पुष्कळ खरा तयार त्याच्यामध्ये का पाहिजे तेवढ्या तयार केल्या आणि हे सळ तयार केले असलं तरी सुद्धा हे सळ काय किंवा गंधर्व नगरीचे आवारो आघास या ढगांचा वेगवेगळ्या रूपाने असा आकार दिसतो त्या दिसणाऱ्या आकाराच्या गावाचा आणि आपल्याला आप असं वाटलं की ओपन थिएटर ओपन टू स्काय अस उत्तम आहे की जाऊन तिथे बसून आता व्याख्यान करावी असं वाटलं त्या बघून तो गावकोस बघून वाटलं वा गावकोस बरी गावकोस आहे असं जर मनुष्याला वाटलं तर महाराज म्हणतात हे सगळं उपयोगला निर्माण के लिए मीच सैन्य जो उपयोगाला घोड़ेस्वर उपयोग भारत संरक्षण विभाग एवडा मोटा खर्च करना चाहिए कारण नहीं क्या अलंकार जर जिले के अलंकार जो मनुष्य व्यवहार उपयोग पड़ते हैं तो सोन का भाव वाड़ा नहीं जरा कि अर्थाए कि व्यवहार होते नुस्ते प्रतिथि अगली सगे पदार्थ दिनापुर आसने का उपयोग नहीं आसा नहीं ना वस्तुस्थिति ने अस्तित्व नहीं तो पद्धति ने सग प्रपंच व प्रपंच कारण आस्तित्व नहीं गराद गराद ही गोष्ट यावरून आपण लक्षात ठेवली पाहिजे व ते लगेच चोरीस काय उपयोग होत नाही किंवा एखादा वस्त्रविन अगोदरचाच माणूस आता पुन्हा त्याचं वस्त्रार्हण केलं तर काय उपयोग होणार नाही एका गावामध्ये एका सज्जनाच ने ज्याला निसुग म्हणतात अशाच काही मतभेद निर्माण म्हणजे कोडगा निर्लज्ज माणूस त्या कोडग्याचा आणि त्या एका सज्जनाचा वाद जेवढी सुरुवात झाला त्यावेळी तो मी तुम्हाला की अत्यंत तामसी पुरुष असला तरी त्याच्यात काही अंशतः सत्वगुण असतो त्याला असं वाटलं एवढा थोर पुरुष आहे गावातला त्याचा आपलं जुंपलय तेव्हा भांडणामध्ये काय त्याला सद्बुद्धी निर्माण झाली असतो तिथे भेटायला भेटायला जाऊन त्यांनी सांग रा या गावामध्ये या विषयामध्ये तुम्ही विशेष भाग घेऊ नये या विषयामध्ये तुम्ही दुर्लक्ष करून असावं हे तुमच्या मोठे कोणाला शोधण्यासारखा आहे तर तुमची त्या मानाने आणे काहीच नाही काही अंशतः झाले तर तेवढी सोसून आपण गप्प बसावं असं विचारलं का त्याचं एकच कारण आहे तुम्हाला जर तुमची आब्रू ठेवायची असली तर तो काय तुम्हाला तुमची आग्रू ठेवायची असली तर तुला हा प्रश्न नाही काय विचारला हा प्रश्न तुला नाही का पडला तो म्हणला मला असली तर जायचं आहे माझी आगरू असली तर जायची मला नाहीच आहे म्हणून मला जाण्याची भीती नाही तुम्हाला आहे म्हणून सांगायला आलं गोष्ट संपली आपली त्याप्रमाणे विवस्त्रच त्याला त्याचं वस्त्रार्हण करायचं आपण ठरलं विवस्त्राचं वस्त्रारण तुम्ही काय करू शकणार आहे तुकाराम महाराजांचं पण म्हणणं आशा जरा निराळ्या दृष्टीनं आम्ही सदैव सुडके जवळ एका जाऊ पुढे वेगळी कुत्री घर राखी ती तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अगोदरच उघडे आहोत उघडे जी कळतो निरुपाधिक हा वस्त्र होत त्याना पण निरुपाधिक आमच्या घरात जर कुत्र शिरलं तर त्याच्या तोंडाला काही लागेल असंही आमच्या घरात नाही तेव्हा चोरी आमच्याकडे यायला भेट त्याचं कारण आमच्याकडं सारखं त्याला काही नाही उलट त्यालाच असं कधीतरी सत्व गुणानं देवी गुणांना असं वाटेल की तुकाराम महाराजांना आपल्या जवळ असलेलं एखादं वस्त्र देऊन जावं की काय त्याला असं वाटत त्यापेक्षा न जाण चांगलं अशी म्हणजे ज्याच्याजवळ नाही त्या जवळ तुम्ही काय लुटणार आहे त्याला नागवून काय मिळणार आहे त्या पद्धतीने वस्तुस्थितीने मुळात जर या पदार्थांना अस्तित्वच नाही तर त्याची निवृत्ती काय करणार ज्या काही गारुड्याने दाखवलेले दागिने मूल्यवान दिसत आहे त्या काही किंमत का नाही कारण मंत्र्यांनी केलेल्या दागिन्यांची प्रातीमासिक सत्ता आहे आणि व्यवहाराची व्यावहारिक सत्ता आहे म्हणून व्यवहारामध्ये मूल्यवान असे दिसले तरी ते मूल्यवान नाहीत किंवा एखाद्या लग्न माणसास लुटले तर त्यापासून लुटारूस काय अर्थनिष्पत्ती होणार कारण जर लुटार काय झाल्या असाही विचार करायचं विवस्त्र माणसाला जो लुटायला गेला होता त्याला विचारलं आपला कहा भी नाही त्या लाई तो बोल कुठे हे त्याच उत्तर होईल शेवटी जीवनाच मनोरथाचे अनु मनोरथ करायची माणसाने मनोरथ करू नये का करू नये त्याच एकच कारण आहे मनोरथामध्ये मनुष्य वर्तमान काल वाया घालवित असतो म्हणून आणि समजा सवय असली तर चांगलं करावं करायचं ठरलं तर माणसाने मनोरथ चांगलं करावं देवाचं चा चिंतन करावं मी भगवत भक्ती करीन अभंगांचं चिंतन करीन काय अमृतानुभवाचं चिंतन करीन अशा प्रकारचा मनोरथाचा भाव निर्माण व्हायला हरकत नाही पण अशी मनोरथ मनुष्य करीत नाही प्राया अनेक जन्माच्या संस्काराने वैशिक मनोरथ मनुष्य काहीतरी करीत असत त्यात एकाने मनोरथ करायचं ठरवलं आणि मनोरथ करून काय तयार केलं मनोनिर्मित युक्त अशी वेगवेगळी चित्रविचित्र प्रकारची नानाविध स्वरूपाची अशी पकवन्न तयार केले आणि ती सगळी श्री बालाजी कापे अशी मनोरथामध्ये योजना त्यांनी केली आणि सगळी षड्रसांची योजना करून श्रधानिवृत्तीसाठी म्हणून भूक निवृत्त व्हावी म्हणून त्याने थोडभर भोजन अगदी आखंठ भोजन केलं अगदी खोट लावून जेवला झालं सगळं ठीक हे बोलायला सांगायला ठीक झालं वस्तुस्थितीने आपण विचार करू लागलो त्या भोजन करणाऱ्या पुरुषाला खरोखरीवृत्ती झाली कामानंतर काही त्याला समाधान लाभल का तृप्ती ज्याला म्हणतात ती त्याला मिळाली का त्या, त्या, लाग त्या भोजनामध्ये भोजन करता आता किती वेळ उपवास करेल म्हणजे किती वेळ थांबेल की आता वा मला आता काही नको निजान चार नको तरी मला तरी तो बोले विचार त्याने लगलोर भोजन का निव्व उपवास किया पक्वान एखाद मनसाने भोजन के उपवास वेग का सारा कारण लोग मना मांडी मनोरथाचे मांडे अगदी हवे तेवढे त्याने जरी खाल्ले तरी शेवटी त्याला आपण विचारायला लागलो की काय घडलं तो उवासा वेगळं दुसरं काही घडणार नाही काय घडणार आहे तसं हे काही घडू नये त्याप्रमाणे असं म्हणतात तेव्हा वस्तू नाही कडी नाही पदार्थ नाही भात नावाचा जिन्नच नाही तिथे पण वाढत्या मात्र सांगतोय कि आपण आमंत्रित आहात आपण सन्मानित आहात मुख्य गोष्ट आहे सन्मानित निराळा आणि आमंत्रित निराळा आमंत्रित म्हणजे त्यांना आमंत्रण पत्रिका देऊन अगदी खास बोलावण पाठवलं ते, ते आमंत्रित आणि सन्मानित म्हणजे न बोलावता आलेले पण गावात प्रतिष्ठित असलेले असे काही प्रतिष्ठित असतात की त्यांना बोलवायला लागत नाही ते आपण होऊन जात असे सन्मानित असोत का आमंत्रित असो पण म्हणणार का बाडपी हातात न घेता तोंडाने मात्र म्हणतोय कड़ी हवी है जवरूप वस्तु विरहीत शब्द मात्र व्यवहार ज्यादा भोजना कधी ही को जिन्नस मिला स्थिति प्राप्त केवल वग व्यवहार ही गोष्ट सिद्ध हो उमंडे ओलाम सुद्धा महाराजांनी दिलाय त्या दृष्टांतात या दृष्टांता पुष्कळ सारखे पण आहे महाराज म्हणतात मृगजळ ह्या मृगजळाबद्दल मोठी गमत कशी काय ईश्वर रचना आहे ते बघा म्हणून निकडे लिहिल्याप्रमाणे उखर भूमीशी प्रखर सूर्य संबंध झाल्यानंतर मृगजळाची प्रतिती येते त्या प्रतितीची ही सगळी सामग्री आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी बरकावा काय की रोहिणीचे जळ रोहिणीचे जळ म्हणण्यामध्ये दुपारी बारा वाजता ज्यावेळी रोहिणी नावाचं नक्षत्र असतं त्यावेळी त्याच पूर्ण उत्कर्षाचं रूप ज्याला म्हणतात ते प्रतितीला तसं एरवी जरी मृगजळ प्रतितीला येत असलं तरी ते मृगजळ म्हणून कळण्याची थोडी योग्यता असते पण त्यावेळी इतक त्याचं उत्कर्षाचं रूप की कि भल्या भल्याने पाणी यायचं आभास आहे ते वस्तुस्थितीने नसतं पण असं प्रतितीला येतं तेव्हा हे जे मृगजळ आहे त्या मृगजळाच्या आभासाला उत्पादक असलेली असलेली जी सामग्री ती सगळी त्या सगळी सामग्री एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही आपला आपला या सामग्रीचा अभाव आहे म्हणजे उखरभूमी नाही चंडांशू आपल्या भास्कर आपल्या चंद्रिरणाने प्रखर किरणाने तिथे संपन्न नाही त्या कारणात सामग्री नसल्यामुळं दुसरं काही कारण नाही म्हणजे उखरभूमी नाही प्रखर किरणांचा संबंध नाही रोहिणी नक्षत्र नाही आणि अशा ठिकाणी या सर्व सामग्रीचा अभाव असल्या कारणाने त्या भूमीवर मृदज भासलं नाही म्हणून ती भूमी पाहिली असताना अगदी शुष्क कोरडी ठणठणीत आहे अगदी अजिबात तिथे बोलावा नाही असं जरी दिसत असलं तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आमचा ही एक बाजूचा तुम्ही तुम्हाला दुसरी बाजूशी म्हणतात कि ज्या ठिकाणी सगळी सामग्री आपल्या पूर्ण रूपाने अगदी तीक्ष्ण रुपाने अगदी शाळ जशी तर तशी उडं करायचं नाही उखरभूमी उखरभूमी प्रखर किरण प्रखर किरण अगदी रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र दुपारी बारा वाजता बरं दुपारी बारा वाजता जेवढं तुमचं त्यात बारकाव्यानुरूप असेल तेवढं सगळं त्या सगळं जिथे उपलब्ध आहे म्हणून अति त्वरित अत्यंत उत्तम आता महाराज म्हणतात तिथे ओलेपणा सापडतो का तिथली भूमी तरी किंचित तरी ओली होते का भासत नाही तिथे कोरडा हे जितक खरं आहे तसं जिथे भासत तिथे ओलेपणा तुम्हाला कधी सापडलाय का तिथेही बोलपणा तुम्हाला सापडत नाही तिथेही भासण्याचं काही कारण नाही असं भासत नाही जरी माध्यान काळामध्ये प्रखर किरणाच्या वेळी आपण जरी बघितलं तरी सुद्धा तात्विक जला प्राप्ति होते का आपण नास्ते गोष्ट आहे एक गोष्ट अशी सांगतात कि त्या सहारा वाळवंटाच्या त्याखरभूमीतनं अनेक प्रवासी जायचे आणि एक ठिकाण तिथे असं होत त्या रस्त्यापासून एका ठराविक अंतरावर कि हर एक माणसाला तिथून जाते वेळी मृग जळ आता तिथे खरोखरी भास व्हायचा तो इतक्या प्रखर रूपाने व्हायचा की पाहणाऱ्याला असं वाटायचं की नाही नक्की पाणी आहे म्हणजे मुरु, मृगाला मुरु, वाटत असेल यात महत्वाने माणसाला ते जल आहे असं वाटत असेल मृगाला जल वाटण्यामध्ये वाट महत्व नाही प्रत्येक माणसाला प्रवाशाला असं वाटायचं वाट की इथे पाणी आहे नक्की आणि त्या इच्छेने तो माणूस धावत फळत फळत तिथे जायचा असाच एक माणूस धावत फळत त्या दिवशी निघाला तिथे जाऊन पाहतो तर का तिथे मृग नाही ना मृग ना म्हणजे वस्तुस्थितीने पाणी नाही दिसायला होत तिथे गुराखी दोन गुरु घेऊन तिथे आलेला होता त्याने तुला असं विचारलं की तू इथे गुरु घेऊन आलेला आहे काही नाही मी म्हणलं ही अशीच परिस्थिती असते आमच्या इथे पण म्हणाला मी इथे आलो त्या इथे काही हिरवळ उगवलेली दिसते हे हिरवळ कशी दिसते मृग जळ आहे केवळ ज्या हिरवळीला बहून मला मोठं आश्चर्य वाटतं याच काय कारण आहे तो म्हणा आपण सदग्रस्त तुम्हाला त्याचा तुम वर्म सांगतो तुमच्या सारखा झाला नाही असा एकही प्रवासी इथून गेला नाही प्रत्येकाला इथपर्यंत धावत यावं असं वाटतं तो येतो आणि इथे आल्यानंतर त्याच्या सर्व आशा दुराशा ठरता आणि तो इथे बसून ढस धसा रडतो त्याच्या डोळ्यात महाराज म्हणतात मग याची नदी किती मोठी वाचली म्हणून वाचून काय साडी किळी लावी त्याच्यावरून काय साडी किळी लावता येतात काय आता त्याचा उपयोग व्यवहारता होत नाही प्रति मात्र सत्ता यापेक्षा त्याला दुसरी सत्ता असत नाही म्हणून मृग जल जिथे नाही तिथे भूमी कोरड्या नव्हे जिथे आहे तिथे काय करायचे बघा तिथे तरी उलेपणा प्राप्त होतो का या म्हणण्याचा अर्थ असा आहे जिथे प्रतिती येते तिथे ते नसतिखाली त्या पदार्थाचा अभाव असतो ही गोष्ट त्यातनं समजून घेण्यासारखी आहे मृग जला ओलांशी भूमी किमे अनुमानाची पैसे आवडे कि रकड द्यायचे काय मृगजलाचे निलांशी भूमी किमे आपल्याला थोडी सूचना आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कि अनुमानाचा विस्तार पक्ष साध्यांत व्याप्ती इत्यादी का अनुमानामध्ये तर्कवान माणूस कोणी बुद्धिमान असला अगदी पंडित राज राजेश्वर शास्त्र्यांना सुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांशी सांगण्याची वेळ आली कि तू तर्क माझ्या शिकलेला निदान मला तरी शिकवू नको होणार आहे त्याच्यावर काही तक्रार नाही म्हणजे माझी पण आता आता रोग आहे म्हणजे मोग होऊ आपण आपल्या विद्यार्थ्याला अशीच सांगण्याची त्यांनाही वेळ एका प्रसंगी आली तेव्हा अनुमानाच्या बळामध्ये तर्काच्या बळामध्ये असं माणसाला वाटत असत आणि वाटत की आता मला तर्क आलेला आहे आता काय पंडित राजांना जेवढं येते तेवढं मला येतच आहे तुझी तुम समजे कुठ हाम समजे तुम समजे कुछ हाम समजे तेव्हा त्या माणसाला असं प्रत्येकाला वाटत असत त्यामुळे त्याला असं वाटलं की माझ्यासारखं आता कोणी बुद्धिमान नाही अशी कितीतरी शेकडो जगामध्ये उदाहरण आहेत की गुरु इतकी आपल्याला विद्या आली हे त्याला वाटतं बसा आता संपला का आपल्या गुरु मध्ये काय फारसा फरक आणि इतकी ज्याला योग्यता आली आता त्यांची काय तर आहे किंवा काय होते आहे हे आम्ही न बोलणे जास्त पण वस्तू असा त्या अनुमानाच्या बळावर तर्काच्या बळावर असं वाटलं की आपल्याला कळलंय ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्मा हा तर्काला कधीही विषय होत नाही कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही अप्रमे असलेला अतर्क असलेला परमात्मा तुझ्या तर्काला तरी विषय होण्याचं काय कारण आहे पण त्या बळावर की कळेले आहे असं वाटेल निश्चयाने वाटेल पण मृगजलाच्या ओलाव्याने कधी भूमी मुली झाल्याचे दिसले का तुला त्याप्रमाणे तुला जेणे अंगी ब्रह्म तो जिव्हाळा तुला कळणार तो जिव्हाळा काही वेगळा आहे तो तुला नहीं। जाला सी पंडित, सी शब्दाची पांडित्य अंगे ब्रह्म वावे अंगी ब्रह्म हो शक ना, महाराज मनता की जकवी थी प्रति सा आता तो नहीं क्या प्रपंच आपण सगळे व्यवहार करतो आहोत अज्ञीवांच्या कडून त्या सहाय्या की नाम रूपात्मक प्रपंचाची आपल्याला पूर्ण रुपाने प्रतिती येते हा प्रपंच आपल्याला अतिशय व्यवस्थित दिसतो अगदी या पंच विषयांच इतकं विलोभनीय रूप आहे अंतरात कसे आहेत ते देव जाणे अंतर ज्ञान ती बापडे म्हणून घडे काय पूळ पंकीचे घेते असं जरी एखाद्या महापुरुषाला प्रतीत होत असलं वा एखाद्या वैराज्यमानाला दिसत असलं तरी अशाच विषयामध्ये लोक पूर्ण चिकटलेले असतात आणि ते म्हणतात शेवटी आपल्याला की आमची नजर घे आपण ही जी नजर आहे त्यांची गोष्ट निराळी आहे तेव्हा त्या जर भाग टाकला तर साधू पुरुषाच्या दृष्टीने गोष्ट अशी दिसते आणि त्या लोकांच्या नजरेने ते पदार्थ अत्यंत विलोभनीय इतक नव्हे तर ते पदार्थ त्यांचे भोग्य आहेत त्यांचे ते स्वतःला कारण सांगतात की जर खरोखरी स्वप्नाप्रमाणे डाकणाऱ्या या प्रपंचाला सत्यत्व असत तर चित्रात एकाने असं उत्तम चित्र काढलं आणि असा पौस पडत दाखवलं त्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय असं त्याने दाखवलं आणि त्या पाण्याला पोहून माणसाला पाण्याचा ओघाय किती मोठा पाऊस पडतोय तरी महाराज म्हणतात या चित्रातल्या मेघाने प्रत्यक्ष नदी नवून हे भरून चालले आहेत अगदी इतका पूर आलाय हो कि गावंच्या गावं वाहून दिलेली आहेत लोकांचं कितीतरी नुकसान झालेलं आहे पाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे विस्तृत रूप त्याने धारण अगदी रोजरूप धारण केले जाते नदीच नद्यांचं रूप आपल्याला दिसलं असत पण असं तरी दिसत नाही कितीही चित्रातल्या मेघामधून पाऊस पडल्याचा दिसला तरी वस्तुस्थितीने पाऊस पडत नाही ओली ओली होत नाही इतक नव्हे डोळ्याला लावायला सुद्धा पाणी नाही पाण्याच्या इच्छेने गेलेल्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी यावं ही स्थिती तिथे पण असते किंवा सिनेमामध्ये आली असा पाऊस पडलेला दाखवतात अग्नी पेटलेला दाखवतात पण तिथे का कापडाचा पडदा असतो हो हो खरं का तुम्ही डोला होत नाही तुम्ही किती पौस दाखवला म्हणून भिजत नाही पण किती अग्नी दाखवला म्हणून तो जळत येतो भिजला किंवा जराला तो सैन्यवाद संपला सैन्यवाद <laughs> संपला ही पद्धती मौलिना माहित होतो पण आपण असं नका समजत की आम्ही फार मोठा शोध लावला म्हणून असं मूळ जे वर्ण मौलिमेंट प्रपंच रूप चित्र देत उमट येतो मनोरूप पटू फाटी प्रतिभा आधी मग सरोवर आधी मग प्रतिभा नाही असं महाराजांनी रूप या पटावर संपूर्ण चित्र उमटत असत प्रपंचात तेव्हा या पटाला जर ओलीपणा ले निर्माण होत नाही त्याला जर तो अग्नि जाळू शकत नाही तो अग्नि कसला तो पौस कसला समजा कदाचित त्या थोट्या चित्रातल्या मेघाने ओली ओली होईल नदी नद अगदी अग पूर्ण प्रवाहित होती तर मग म्हणा नाही कि हा प्रपंच पण हे असंभवनीय असल्यामुळे प्रपंच जरी तुम्हा मला जीवाना सत्य वाटत असला तरी वस्तुस्थितीने तो सत्य नाही ज्यावेळी वाचतो त्याही वेळी तो, तो तिथे नाही व त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं झालं असं सांगता येईल एवढा मोठा पाऊल जर त्या चित्रामध्ये पडलेला दाखवायला किंवा त्या सिनेमातर्फ्याने अति इतका पाऊल दाखवायला विचारता सोय नाही तिथली माणसं भिजली कसं नाही बाहेर पडलेली होती ओलावा कोणाला नाही जर खरोखरीच त्या मेघामध्ये सामर्थ्य असतं तर माणसं भेजली असती भूमी उली झाली असती पण माणसंही भेटत नाही भूमीही उली होत नाही त्याचं कारण ज्यावेळेस पाऊस पडतोय असं दिसत त्यावेळी तो पडत नसतो भासतो फक्त एवढी त्याच्यात भासण्याची योग्यता असण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी नसल्या कारणाने वस्तुस्थितीने तसं घडत नाही हा त्यातला मुख्य भाग आहे त्याप्रमाणे प्रतिती खाली त्या प्रपंचाला अस्तित्व नाही व प्रपंचकारणी जी अविद्या ती अविद्या अविद्या काय नाही हा त्यातला मुख्य सिद्धांत आहे तथोपलभे भगवंत सांगतात अर्जुना मी पहिल्या दोन श्लोकाने या संसार वृक्षाचं वार विस्ताराचं स्वरूप अतिशय जी वर्णिप्रमा वर्णी लाने ला तुम्हारा ला जगता की प्रती है वर्णिप्रमा प्रत्यक्ष जर तुम्हें प्रपंचाला तथे अस्तित्व तुम्हारा देशन यार नहीं नरुपमस् उपलब्ध हो थे यथा मैं वर्णि है यथा प्रतीयते तुम्हाला ज्याप्रमाणे तो दिसतो त्याप्रमाणे मी त्याचं दोन श्लोकांनी वर्णन केलं मी वर्णन केल्याप्रमाणे वस्तुस्थितीने तुम्हाला सापडणार नाही व तुम्हाला जसा दिसतो तसाही तो उपलब्ध होणार नाही किंतु त्याचा प्रयकालिक अत्यंत असाच विचारांनी तुमचा निर्धार अनुपलब्धी प्रमाणाचा हा मुख्य खरा उपयोग आहे आपल्याला काय उपयोग नाही तर ते म्हणतात असं आहे की ते म्हणतात आम्हाला ज्ञान होतं तर अभाव नावाचं वेगळं प्रमाण म्हणायची काय आवश्यकता त्याच्याबद्दल त्या ग्रंथामध्ये मृत्यू प्रभाव करत स्वतंत्र खुलासा केलेला आहे तरी पण या अभावात व त्याला कारणीभूत असलेल्या या अनुपलब्धी प्रमाणाचा मनुष्य जीवनात अतिशय उपयोग आहे तो म्हणजे अनुष्ठानाच्या ज्ञानानंतर या प्रपंचा विषयी त्रैकालिकाचा अनुपलब्ध उपोबलक आहे वास्तविक हा निश्चय श्रोती वाक्यावरून होतो माणसाचा या वाक्याने वेगानेच आपल्याला अगोदर या जगताच त्रैकालिक अत्यंत अभावाचं स्वरूप प्रतिपादन त्यावरून झालेला निर्धार तोच पुन्हा बळकटवा वालोनी खुंद आदी करावा बळकट तेव्हा हा केलेला निर्धार बळकट होण्याच्या दृष्टीने या अनुपलब्धी प्रमाणाचा अतिशय उपयोग आहे आणि त्या अनुपलब्धी प्रमाणाचं साह्य घेऊनच भगवान सांगतोय की ज्या अर्थी हा प्रपंच दिसतो मी ज्या प्रमाणे त्याप्रमाणे वस्तुस्थितीने उपलब्ध होत नाही त्या अर्थी तो, तो, तो, तो वस्तुस्थितीने तसा नाहीच आता नाही यात काय नवल आहे ज्ञानानंतर नाही यात नवल ते सांगायचं नाही आता आपल्याला आपल्याला असं सांगायचं अधिष्ठानं ज्ञानानंतर नाही तुम्हाला भासण्यापूर्वी नाही नवीन तुम्हाला भासत होता त्याही काही तो प्रपंच तिथे नाही त्याला म्हणायचंय बंधकाले की बंधा भावा प्रतितीकाली अविद्या काळी अविद्या नाही हे समाजामध्ये विशेष महत्व हविरद्या काळी अविद्या नाही प्रतितीकाली तो पदार्थ नसतो म्हणून याचं वर्णन आता तोरत सांगायचं बाकीचा जरी विषय अनुकूल असला वाटून आम्ही निरोप तरी कहन आठवताने उन्मळ जाईल वा तुम्हाला म्हणतो असेल काया आहे ते खोटा आहे ते एक आहे असं तरी तास तो बांधला म्हणजे राजाला पंतप्रधान आणले पंतप्रधान आणा राजे आण सगळे एक जा प्रती काढली फक्त प्रती होणं फासणं एवढं त्यांचं अस्तित्व आहे या व्यतिरिक्त त्यांचं अस्तित्व नाही युक्तीने पण ही गोष्ट सिद्ध होते तिथे युक्ती दिली आधाव नाही भ्रांती काळे असला तरी दिसला तरी नाही माझी दिसे वाहू जे मृगांमध्ये ते फक्त माझे दिसे एवढे त्याचं वैभव आहे दिसे हे वैभव आहे असेल त्याच वैभव नाहीये प्रसिद्धी मात्र त्याला सत्ता आहे वस्तुस्थितीने त्याला सत्ता नाही म्हणूनच प्रतिची काही कादी भ्रांती कादीही तो पदार्थ नाही भ्रांती कादीही आधी ते दाखव नाही ते या दृष्टावरून लक्षात ठेवायचं कानमणी अंधारे अक्षरे तरी मग काही गोष्ट ऐकण्यापूर्वी थोडस पूर्वीच ज्ञान असण्याची गरज आता सगळी मंडळी दुकानात जातात त्यामध्ये महिला लगेच बाटली मिळते की मान लगेच चालले पाहिजे आता त्याच्या पुढे बॉल पेट हे त्याची काय आता पद्धती होती पूर्वी या दिव्याची कागणी करायची आणि ती कागणी करून त्याला असं गोटून त्याला खडून वगैरे आणि घरा त्याच्यामध्ये वापरून ती शाई तयार केली जातात ती कागदा वापर काय म्हणून राहायची पण दाम बसली म्हणजे धुवूनही जात नसत आता ती पद्धती नष्ट झाली पण पूर्वी अशी वेळ होती कि ती कागणी घेऊन तयार केली जातात तो एक प्रकार मनामध्ये घेऊन मला हा दृष्टांत देतात त्या काळातला हा प्रकार म्हणून ती जी शाही तयार ती शाही ज्या कागळी तयार करायची ती काजळी काळी काळेपणाचं सादृश्य मनात घेऊन अंधारे काढा मग ते काजळी काढून शाही करण्याच्याऐवजी एखादा डोकंच असलं की नाही म्हणजे काळ्याला काळ्या घेतो हा किधार काळा चला अंधार काळा घेतला आणि काळा अंधार काढून त्याची शाही तयार केली बसला आणि असं उत्तम त्या रंगाची शाहीचे कारखाने निघाले जर खरोखरीत आजही अंधार कालून आपल्या उत्तम अक्षर लिहिता येत असतील तर या लिहिण्याच्या संबंधाने वेगवेगळ्या प्रकारात जी साधनं तयार करण्याची कारखान्यांची खटपट आहे वर्त ठरेल त्याचा पाणी उपयोग होणार नाही कारण आहे अंधारहाच अस्तित्व नाही अंधार असा नाहीये कि जो काढून आपल्याला शाही तयार करता येईल इतकं त्याला महत्व नाही असतो काही प्रत्येक जगत जसे दिसते तसे खरे असते तर मग चित्रात काढल्या पावसा लक्षात ठेवत जसं दिसत तसं खरं असत किंवा आम्ही जसं उर तसं तर खरं असत तर मग चित्रात चाललेल्या पावसाने माणसे भाताची आजरी वळी सगळे घेऊन गेले दुष्काळ नावाचा बसला नसता अजून काही दिवस न करू देत म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे कळणार आहे पण अशातला भांग ज्या जे मी दुष्काळ पडतो त्यावेळी ही गोष्ट माणसाला समजते की मुळेगडामुळे ही गोष्ट भागवू शकत ग्राम सत्तेतील पदार्थ साधव बाधक होत नाही हा जर नियम आहे असा जर पावलो पाहुण्याला आपल्याला अनुभव आहे काही पण इथे विषम सक्तीत साधव बाधक होत नाही जी, जी प्रकिती ती ज्या पदार्थाची होते तो पदार्थ घाते काही नसतो व त्याचं कारणीजी आयुक्त कि नसते हा इथला मुख्य प्रतिकांचा विषय आहे कारण चित्रामध्ये प्रत्यक्ष पौष दिसतो आहे अंधेर कळा दिसतो कळ्या आता जसा अंधेर कळा दिसतो तसाच जर तो खरोखर कळा पदार्थ असतात तर तो अंधेर पाण्यात कलबून असते आपण कसा वस्तू असतो तिने काळा शाही सारखा तो काजवीसारखा पदार्थ नाही आहे तर मग या अंधाराला भाव रूप आणि आहे तरी शाही एक त्याला रूप लाव असा अस्तित्व त्याला नाही तर मग संपादन करण्याचा का करावा जसा पदार्थ दिसतो तसा नसतो असा सिद्धांत मानणार माणूस फसतोय त्याच्या पुढे लय झाला जसा पदार्थ दिसतो तसा तो नसतो वस्तुस्थितीने नसतो म्हणून माणूस फसतो आणि तो कायम बसतो सगळीकडे फसवणूक जे होते ती याच पद्धतीने कि तो दिसतो म्हणून तर त्याला मिथ्यात बाय म्हणून तर तो भावाचा प्रति प्रति प्रति होतो अशी शंका ही असता मैत्रिया ज्या प्रमाणे स्वच्छ आहे असं काय अनेक आहे त्याप्रमाणे हे सगळे पदार्थ आली असते कसला तो सांगायचं नाही याला प्रतिमानंतर हे जे लक्षण आहे पुढे आता आणखी महाराज सांगतीलच हे लक्षण बरोबर असतात असं पुढे महाराजांनी पुन्हा प्रतिपादन केलेलंच आहे भासू नये काय भासते म्हणून जगत आम्हाला दिसतंय जे आरती त्या आरती ते खरंय त्याला सांगायचं दिसतंय म्हणूनच ज्या कारणाने तू या जगताला सत्य मग समजतो ते कारण सत्यतेला उपयोगी पडणार ते निष्ठा उपयोगी पडणार आहे कोणाला विचारा नाही की तू जगताला एवढं सत्य का समजतो त्याचं पहिलं कारण आहे हे दिसतंय म्हणून त्याला सांगायचं म्हणून जर दिसलं नसतं हर वंजापत्रासारखं असंच झाला म्हणून हे ज्येष्ठ म्हणून सत्य का म्हणत नाही तुम्ही त्याचं कारण हे एक अवस्था अशी ज्ञानाची की ज्या ज्ञान कालामध्ये सगळं बाधित होणार म्हणून हे नाही याविषयी थोडासा विस्तार करण्याची आवश्यकता ती म्हणजे आपल्या या वृत्तप्रभाकारात हा खुलासा केलेला आहे त्याचा फक्त ओझरदा उल्लेख करून महत्वाची गोष्ट सांगून आपल्याला पुढे जायची खुला त्याविषयी अनेक खुलासा असेल दिल्या मृत्यू प्रमाणात कि आपल्याला जे जे अभ्यास होता त्या अभ्यास विचारामध्ये सत्य व पदार्थ ज्ञान योजने संस्कार असले पाहिजेत प्रमाता दोष असला प्रमाण दोष असला पाहिजे आणि प्रमेय दोष असला पाहिजे तर पूर्व पक्षाने पहिल्यांदा असं दिले की तू जे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार बनतोस संस्कार लागतो ही जरी गोष्ट खरी असतील तरी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार लागत नसून तो सजाधी वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतो पदार्थ सत्यास वा वाटी एक वार्तावा संस्कार केवल निमित्त कारण है, निमित कारन है ते उपादान कारण नहीं आवट अभ्याला उपादान कारण एकमेव अस जिथे जिथे तुम्हाला कोणता दोष आढळतात नावाचा दोष असतो असे शास्त्रकारांची आपल्याला अविद्येचा परिणाम होतो आणि संस्कारानुगुण होतो म्हणूनच एकाच अविद्येचे सर्व अध्यक्ष पदार्थ परिणाम असूनही प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपाने त्या अभ्यासाची प्रती येते किंवा आपल्याला आणि संस्काराप्रमाणे आवित्येचा परिणामात होत असतो त्यांना ती आवित्य आहे उपादान कारण संस्कार निमित्त कारण पण निमित्त कारणा सारखा होतो आणि उपादान कारणाचा होतो म्हणून जिथे जिथे तुम्हाला संस्कारापासून अभ्यास होतो, होतो। आणि या अभ्यासात आणखी एक गोष्ट अशी सांगितली आपल्याला कि हा अभ्यास होते वेळी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोष असले पाहिजे असा पूर्वपक्षाचा फार मोठा आग्रह आहे सांगितलं कि काही ठिकाणी कबूल आहे मान्य त्याने दिली आहे पण काही ठिकाण असे नसताना अभ्यास होतो प्रमाण दोष नसताना अभ्यास होतो प्रमेय नसताना अभ्यास होतो त्याच्याकडून वेगवेगळी उदाहरण दिलेली आहे सरदेश उदाहरण असं दिलेलं आहे कि आकाशाच्या ठिकाणी दिसणारा हा अन्लेपणा हा कोणाला कोणत्या दोषाने होतो सांगा बघून सगळ्यांचे डोळे बिघडले असं म्हणणार काय तुम्ही सगळ्यांना आकाशात त्या ठिकाणी नीनतेचा भ्रम होत असल्या कारणाने सगळ्यांचे डोळे अगदी डोळ्याचा तज्ञ माणूस आणून डोळे तपासून उभे केले लोक सगळे विना चष्मीवाले दोन दोन वेळचे चार डोळे एक शतकात घेतला त्यांना सांगितलं आकाश कसं दिसतंय सगळे सांगते आम्हाला निळ दिसत म्हणजे आकाश हे निळड यामध्ये प्रमाता दोष नाही प्रमाण दोष नाही प्रमे दोष नाही म्हणजे हे जे दोषत्रय तू सांगितले हे दोषत्रय तिथे नसताना हे हा अभ्यास होतो असं प्रतिपादन केलं आणि तिथे तिथे अभ्यासाचं एक लक्षण आहे दोषाला अभ्यास म्हणतात तुम्ही तर आकाशांच्या ठिकाणी सांगता आणि दोषत्र कोणताच नाही तिथे मग हा अभ्यास कसा ते खरंच म्हणायचं नाही त्याच उत्तर आहे तिथे आम्ही तुला दिलेलं जे उत्तर आहे ते हे दोषत्रय कारण नाही एवढंच आम्ही तिथे सांगितलं अजिबात दोषच नाही असं आम्ही सांगितलं तिथे आम्ही तिथे सांगताना असं म्हणाल होतो की आता ज्या त्या त्या ठिकाणी निळेपणाचा जो अभ्यास होतो तिथे हे दोषत्रय कारण नाही कोणीच कारण नाही असं आम्ही तिथे सांगितलेलं नाही उलट आम्ही नावाचा एक दोष असतोच असा आता आतापासून तुझ्या एक ही दोष तिथे विद्यमान अविद्यावा दोष तिथे तुला ही न कहत विद्यमान तू समाध्या दोषत्रया याना सिद्ध होत असली तरी नियत कारणता त्यांना सिद्ध होत नाही हे या दृष्ट्यांवरून लक्षात घेतलं आणि नियत कारणतेचा निषेध करण्याच शास्त्रकारांचं तात्पर्य शास्त्रकारांना त्या तो दोष जिथे असतो तिथे अभ्यास होत नाही असं सांगायचं नाहीये प्रमाणाचा दोष असताना अभ्यास होत नाही ठीक आहे प्रमाण दोषाने प्रमेयामध्ये अभ्यास होतो अनेक उदाहरणाने आपल्याला गोष्ट माहिती आहे काय कि मग ना त्यांना हे माहीत आहे आणि त्यांना मान्यपणा आपल्याला तसा रोज अनुभव येतो तुमची ती दोन मुलं तिथे होती त्यांच्या दोघांच्या टोप्यासारख्या पाट्यातनं ते चालले वजनातनं चालले तिकडून या लाड लागले चिठो तो पिठो घालायचा रोज आहे का बाहेर गेला भांडून आपल्या घेऊन टाकायचे काहीतरी खुनात घेते त्यात त्या खुनावर नाही घ्यायचे पण वर दिवसारखे म्हणा हा दोष नाही आहे पण भ्रम होतो म्हणून त्याला दोष म्हटलं पाहिजे असं दाद्याने लिहून त्याचंही वर्णन केल्याचं त्याच कारण तू अमान्य असं जरी नसलं तरी सुद्धा त्यांना नियम कारण त्यांना ही गोष्ट तिथे मुद्दाम सिद्ध केलेली आहे कोणताही दोष नसताना कोणता दोष आहे सांगितल्याप्रमाणे कोणताही दोष नसतो त्यावेळी तिथे अविद्या नावाचा दोष असतो म्हणजे केवळ एका अविद्या नावाच्या दोषाने भ्रम होयाना निर्णत्व नहीं अभ्यास हो सकते गलते बाबती जर लक्षा आ गता के बाबी ध्यान सार्की है जगता का जो अपने अभ्यास है अभ्यास मधे प्रमता प्रमाण क्रमेय दोष का दोष नहीं आम्हाला सगळ्यांना जगात अभ्यास झाला आता त्याच्या पुढचा असं सांगतो आमचे पाच बोलत होतो आम्ही तिथे लॅबोरेटरी मध्ये गेलो ना तुम्हाला घरी बघायला हिरव्या रंगाची निमतात की हा हिरवा रंग वैज्ञानिक काय कसा रंग हिरवा रंग कोणाचा रंग म्हणतो त्याला विचारलं असं नाहीये त्या वैज्ञानिकाचा पुढच्या वैज्ञानिक क्षणा सांगतो कि या सूर्य सात रंग तो प्रक्षेपित करीत असतो ते सात रंग या पानाने पचवले पण त्यातला हिरवा रंग त्याला पचवता आला आणि तो त्याने बाहेर फेकून दिला त्याने तो बाहेर फेकून दिला जो रंग त्या पानांनी बाहेर फेकून दिला तो रंग यज्ञपी आवाई कारणाने खरा आहे पण तो पानांचा म्हणता ठेवले उपेक्षा तुम्हाला काही तसं वाटणार नाही काही कुणालाही वाटणार नाही कारण उपेक्षित पदार्थ आहे त्याबद्दल काही वाटणार नाही पण जी गोष्ट तुम्हाला आपण आम्ही तुमच्याकडे नेमकी आणून ठेवले तर काय तो तो रंग म्हणजे त्याला रूप नाही त्याला कसले रूप आणि कोणत्याही कारणाने दिसलं तर त्याचा म्हणण्यास भरम आहे का नाही बाकीचा विषय तुमचा तुम्ही बघा आपल्याला त्यात एवढं सांगायचं ज्या कारण भ्रमाचं लक्षण आहे जे जिथे नाही ते तिथे दिसणे आता लक्षण आहे जे जसं नाही जे जिथे नाही ते तसं व तिथे दिसणं व्यावहारिक कारण आपण त्याला काही इला नाही म्हणतो आम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही व्यावहारिक कारण सांगितली तुमच्या संशोधनाची वाव वाट पण काय करायचं सांगा कुठेतरी है। या उड़े कि मुले ही, ही, ही त्याला एकटे आयुस होने का एक संगित मौली तो वचन की ना तत्व अ अनंत तत्वांचे एक बंदोक असल्या कारणाने ते आपल्या आवरण शक्तीने मूळ विशेष स्वरूपाला आच्छादित करते सामान्य रूपाने त्या विशेष अज्ञानामध्ये अविद्येमध्ये क्षोभ निर्माण होतो वगैरे जी प्रक्रिया सांगितल्या त्या पद्धती प्रमाणे आणि विषेप शक्तीने संपूर्ण जग तुम्हाला दाखवत म्हणजे एकटी अविद्या कोणताही आत्तासाठी दिला दोषा ना नसताना हे दोष असताना अभ्यास होतो म्हणून आपल्याला अविद्येच कारणत्व नक्की पटत पण जेव्हा आता कोणताच दोष आहे तेव्हा तेव्हा कारण कोण तेव्हा त्या विद्यार्था उभे राहते एखाद्या कारखान्याचं माझं सगळेच लोक संपर्क निघून तो जर चरले असतो तेव्हा एकदा कारखाना चालवतो एकदा हे मशीन चालवतो एकदा ती मशीन चालवतो ते चालवतं सगळे चालवतात तर त्याला हे ते तो माणूस असा उभा राहतो त्याप्रमाणे पोटात निर्माण झालेले प्रमाता प्रमाण प्रमे दोष ना हे सगळे दोष तिची काही कारणा प्रमाण म्हणतो जी वाटलेली नसते शरीर खाती माझी महत्वाची असोत तर विना महत्वाचे असो सगळी आम्ही कुठे नाही म्हणते विषय आमचं तुम्ही आता ऐकत लक्ष ठेवले देतच नाही ते लक्षात हो की अविद्या ही श्रासारखी असं द्रुप तुच्छाली नसती तर तिला कारणत्व संभवलं नसतं म्हणूनच तर शब्दाने पहिल्यांदा अविद्या अविद्येचा पक्ष स्वीकारून अविद्या पद पदाला कुणीतरी पदार्थ असला पाहिजे अविद्या वाचकाला कोणीतरी वाच्यचलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा त्याने अस्तित्व मान्य केलं त्याला माहित होतं शब्दाला कि कारणाला सत्ता असल्याशिवाय कार्य सांगता येणार नाही कार्याचं अस्तित्व सिद्ध होणार नाही म्हणून अवेदेच महत्व निराळ आहे तिला अस्तित्व जरी दिला असलं प्रतिती करता व्यावहारिक सत्ता तिची मानवी असली प्रपंचाची व प्रपंच कारण उपादान कारण असलेली अविद्या यांची व्यावहारिक सत्ता जरी असली तरी ब्रह्मा त्याची सत्ता नाही हेही एकता कामा कामान तुमच्या प्रतीची संगती लागली पाहिजे अभावापासून निर्माण होत नाही अशी एका कामा नाही सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊन अधिष्ठानाच ज्ञान झाल्यानंतर यांच्याविषयीचा पुन्हा त्रैकालिक अध्यक्ष असं निश्चय झाला पाहिजे हो हो ती पाहिजे पुन्हा एवढी सगळी कक्षता यात आहे आणि ती दक्षता ठेवूनच हे सगळं वर्णन चाललेलं आहे तुम्हाला कारण तिला आम्ही व्यावहारिक सत्ता दिली आहे आणि व्यावहारिक सत्ता दिल्यामुळे आम्ही केलेल्या या प्रैका के निषेध असं तिला प्रतियोगीत येत आहे म्हणून तुम्हाला सत्य म्हणता येते ज्यांना तिने तर अवय सत्सा अभाव आहे अशा वंध्या पुत्रात सुद्धा त्या अभावाचं प्रतिभेत्व येत नाही आम्ही त्याला असंच म्हणतो आम्ही लक्षण करतो आम्ही करीत नाही म्हणजे म्हणता येत नाही सर आम्ही कुठे म्हणत नाही ब्रह्मायुक्त सत्य म्हणता येत नाही कारण तत्वज्ञानानंतर त्यांचा बाद होणार आहे म्हणून सत्य नाही तिन्ही कालात अभाव आहे तिन्ही कालात अभाव त्या आहे त्याप्रमाणे यांचा अभाव आणि यांचा अभाव करणार तो काय संगती लावणार म्हणून तसे आली स्वच्छ नाही आणि त्यांचा जो अभाव आहे तो सहज आहे स्वाभाविक आहे हा ज्ञान निमित्त अभाव आहे संपादन करायचं म्हणून जर नाही जाईत आम्ही सांगून नाही तर म्हणजे शष नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची गरज नाहीये पण प्रतितीमान सत्ता असल्या कारणाने आणि अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय त्यांच्या सत्ता सामान्यांचा अभाव होत नाही म्हणून ज्ञान संपादन केलं पाहिजे जगताचं अस्तित्व सिद्ध होईल तिला भावरूपत्व खासच आहे आणि तत्वज्ञानाच्या नंतर राजस्थानाच्या ज्ञानानंतर महाभार साक्षात त्यावेळी ना भविष्य किंवा असा निर्धार तुमचा होणारच असा त्या एकंदर विवेचनाचा तात्पर्य तात्पर्य म्हणून अभाव रूप असली म्हणजे अभाव रूपा असा निर्धार होत असला प्रतिती काळी अविद्या काळी अविद्या नसली तरी होते ही शंका दृष्टिनेारमार्थिक सत्ते नहीं व्यावहारिक सत्तेने अपने आवरण विक्षेप शक्ति का हे संपूर्ण जगत तुम्हाला दाखवते त्या तिला कशाची पुन्हा दुसऱ्याची गरज लागत नाही पुरुष आहे त्या ज्ञानीपुरुषाने हीच गोष्ट आश्रयाने राहते तिला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही तिला स्वतंत्र सत्ता जर स्फूर्ती असती तर हे आमचं विवेचन पुढे जुळलं नसतं कोणतं तत्वज्ञानाने तिचा पाठ रूप होते हे म्हणताना नसतं तेव्हा ती स्वाश्रय आहे स्वविषय आहे आवरण शक्तिमान आहे विक्षेप शक्तिमान आहे ती एकटी संपूर्ण जगताचा त्यासवू शकते इतकंच नव्हे तर जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना या सगळ्यांचा विवेक असतो कसा विवेक असतो नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते स्वतः उभयोरपी दृष्टोंतशी जे तत्वदर्शे तत्व कशाला म्हणतात कार्याचं आणि सगळ्याचोपामेश्वर तत्व तेच खरं या सगळ्या जगताचं अंतिम असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वतः भगवंत म्हणतात कि जो पदार्थ अनुद आहे मिथ्या आहे त्या मिथ्या पदार्थाला सत्ता कधीच नसते बाधित बाघ कभी ही हो ती का अभाव कभी सिद्ध होता नहीं तीच नास्तिक्व कहीं ज्ञापुरुष सत्यूत बर क्षात्कार पुरुषा तो जान ल्ञानेश्वर महाराज की एक ओबी अति उत्तम है सारा सारा विचार कसा करितग कर सार अंगीकार करता है या मारा या उपाधी गुप्त लक्षा दे संपूर्ण प्रपंच विश्वाभास हो दिया दिया या जगताची प्रतीती येते याच्यामध्ये आता जेवढा काही तुम्हाला वार विस्तार करतो हा सगळा वार विस्तार केवळ एकट्या अवितेकडून घडतो तिला आता कोणाची गरज नाही बाकीचे जे दोष आहेत ते तिच्यापासून निर्माण झालेली आहे तिची ती निर्माती आहे जनयत्री आहे त्या जनयत्रीला या दोषांची अडचण पडत नाही त्यांना जसं मी आता आपल्याला सांगितलं की ज्या मार्गाला संपूर्ण यंत्रणे चालवता येतात तो तो कामगारावर अवलंबून राहत नाही तो म्हणतो तो बाजूला सरजला असतो मी उभं राहून काम करतो म्हणजे अंगात धमक आहे ना तर तो तोच कारखान्याचा खराबर झालतो तू नाही एवढी धमक आहे किती म्हणते तु तुम्ही सगळे पुरुष तु बाजूला मी एकटी बाई सगळा राज्यकारभार चालवते आणि आत्ता तरी भारतातल्या लोकांना ही गोष्ट सांगायची आवश्यकता नाही की एकादी बाई एका बाजूला जर झाली तर सगळे पुरुष बाजूला गेले तर ती एकट्या राज्यकारभार बरोबर चालवू शकते तेवढं सामर्थ्य आहे सिद्धांत असलेली ते काय सांगू शकणार नाही आदिनात उमा आपल्याला काय बघू लागते बाईक पाहिजे उमा उमा सगळं करते ती म्हणते तुम्ही जा आम्ही बरोबर चालवतो सगळे काय चालवायचं काही स्त्री अशा हुशार असं सार अभिप्राय त्या एका अविद्येची टवाळ हे टवाळ शब्दाचा अर्थ म्हणजे अनिर्वच हे अनिर्वचनीय जगत आणि ती माया दाखवू शकते हे तिच्यामध्ये सामर्थ्य देणार ठेवा विचारतो कधी कधी आता पुढच्या होईल अनिर्वाच्यपणे अनिर्वचनीय शब्द माऊलीने वापरलाय का मिथ्या शब्द माऊलीने वापरला का इथे शून्य वाज्या मिथ्या शब्द वापरलाय आपण सांगतो त्यासाठी वापरलेला नाही आता अनिर्वचनीय शब्द मात्र आपण म्हणजे वेदांत शास्त्रा ज्या पारिभाषिक वापरलेला दाखवण्याचं काम ती करीत असल्या कारणाने ती सर्व दोषांची आणि जनयकरी असल्या कारणाने अनेक तत्वांची ती संदुका असल्या कारणाने तुला खूप गरज कोणाचीही सहाय्यता न घेता ती स्वतः या जगताला निर्माण करू शकते ज्ञानीपुरुष फक्त हे ओळखू शकतात किंवा तुम्हाला ज्या दिवशी ज्ञान होईल त्यावेळी तुमचाही असा नक्की असा निर्धार होईल की आवी द्या का आता नाही ज्यावेळी मी तिला अरे असं म्हणत होतो त्याही वेळी ती नाही असा आपलाही निर्धार होईल असे संतांच्याकडे हा विवेक असतोच त्या आपल्यालाही असा निर्धार होईल हा या बोलण्यात तात्पर्य अर्थ आहे निरो आकाश निरोय व आकाश या डोळ्या धुळे दिसत नाही काय त्याप्रमाणे जगत घसून दिसते म्हणून ते टवाळ म्हणजे अनिर्वजनीय असे समजते असं लक्षात ठेवा ओळी मध्ये केवळ आकाश शब्द असताना पदार्थामध्ये असं ते निर्माण होत नाही काळीमध्ये केवळ आकाश शब्द असताना आकाशामध्ये निर्व शब्द जास्त घटना आहे त्याचा हत्व एवढाच आहे की न्यायमतानुसार हे आकाशाला निर्वेळ म्हणतात आणि त्यांच्याच मतामध्ये रूप हे सावयव ढव्याशिवाय असू शकत नाही म्हणून तो शब्द वापरलेला आहे परंतु असे असू नाहीश्वर मुद्दा बघतला आहे अनिर्वजनीय शब्दाचे व्याख्यान प्रथम प्रकरण आता याच्या पुढे जर कोणी म्हणाला तर त्याच्याकरता आणखीन एक शब्द घालून ठेवा की ते वस्तुस्थितीने निर्वयव जस आहे तसं ते निरूप आहे म्हणजे रूपही आकाश निर्वयव आहे म्हणून निरूप आहे हे त्यांच्या मताप्रमाणेश्वर महाराजांनी हा दृष्टांत मुद्दाम घातला आहे अनियोजनीय शब्दाचे व्याख्यान प्रथम प्रकरणामध्ये आणखी अन्य ठिकाणी केले आहे म्हणून इथे विस्तार केला नाही अनेक शब्दाचा अर्थ अजून पुढे आम्ही मागे केलेला आहे काय योजना करते ते आता पुढच्या उभी सांगतात तिच्या नावाचा जरा विचार करा बघ काय असत कित्येकांची नावं अशी मोठी गमतीदार असतात तर त्या नावावरून काही आपल्याला सूचकता मिळते ब्रह्माच्या नावावरून आपल्याला समजत ग्रहणम नाम व्यापनम ब्रम्ह शब्द व्यापक अर्थात काय आत्मा आता ती आत्म होती आत्मा जो अंतरयामी रूपाने सर्वत्र आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात जसं लक्षात यावं त्याप्रमाणे अविद्या या शब्दावरूनही तिच्या अस्तित्वाचा निषेध दिसून येतो तिचा अत्यंत अभाव आहे असंच दिसून येतं ते पुढच्या ओळीतून सांगतात अविद्या येणे नावी मी विद्यमानची नवीन अविद्याची स्वभावी सांगत असे स्वअविधाने आपल्या ना स्वतःच्या नावाने अविद्या नावाने न विद्य ती नाविद्या विद्यमान नाही असा त्या शब्दावरून आपल्याला बोध होतो ती आपल्या स्वतःच्या नावाने आपला स्वतःचा अभाव निश्चयान सांगते असणे पण असते असते न विद्येत नाये माझा अभाव आहे असं ती आपल्या नावाने सांगत असते ही विशेष मुख्य गोष्ट आपल्या नावाने ती अपना गोष प्रकाशित करीत संग्रबोधन करूप है नवाला संगत इतक नवे अविद्या करोषण करून ही आता आपली अस्तित्वाची बाजू संपूर्णतया नाही मला अस्तित्व नाही मी अभाव रूप आहे असं ते सांगत असते त्या मायेच्या नावाबद्दल सुद्धा असं सांगितलं या जी ती माया, क्ष प्रदर्शयते अनया असभ्यंकर शास्त्रीने तिथे माया शब्दाची वितपती सांगितली म्हणजे जी प्रत्यक्ष खरी वस्तू असल्यासाठी असं त्या नावावरून सिद्ध होत त्याचप्रमाणे इथे जी स्वतः विद्यमान नाणी असं ती आपल्याला सांगतात इतकं असूनही लोक जर असते तो मानू लागले कि मग तिला नसलेलं तिला गप्प बसता नाही मग आहे म्हणजे मग काहीतरी काम केलं पाहिजे मनुष्य नसलात म्हणजे मग त्याला काही काम मनुष्य सांगलं मनुष्य काम सांगतो हो। किंवा माणूस नसला तर मग काही उद्योग करीत किंवा आहे म्हणजे मग उद्योग करणार ती माया आहे असं तुम्ही म्हणताना मग उद्योग केल्याशिवाय कशी रे मग ते करते विक्षेप निर्माण करते ब्रजोगुणात गुंतवते तणुगुणात गुंतवते सत्व गुंतवते का तुम्ही तिला अस्तित्व दिलं म्हणून एक नवीन चालू उदाहरण द्यायचंय आपल्याला एक उदाहरण असं गमतीदार आहे ते डायडा नावाचं जे तूप मिळत त्याच्यावर लिहिलेलं असत डाल डा त्याचा खुलासा दा। खाली केलेला का असतो काय खुलासा केला असतो मू फल्लिका बनाया <laughs> मूफल्लिका बनाया किंवा वनस्पती अमू अमु असेल ते त्याच्यापासून निर्माण केलेलं हे तेल म्हणून लिहिले तिथे चांगल्या अक्षरात लिहिल्या अगदी ठष्टशेत अक्षर ती अगदी आंधळाला सुद्धा वाचता यावी आंधळा लिहित नाही वाचता सांगायचा त्याच्या व्यक्तीनं कि इतकी ठष्टशेत असतात की कोणीही वाचावी ज्याला लिहिता वाटता येते त्याला सगळ्याला वाटता येतं एवढंच त्याचं त्याच नाव डालदा आहे ते सांगत की मी डालदा म्हणजे माझ्या या नावाचा अर्थ असा आहे की मूग पल्ली पासून तयार केलेले मी तेल आहे मी तूप नाही आहे असं ते स्वतः आपल्याला सांगत लोकमंतांना असं कस अरे तू तूप आहेस बा कस शक्य तू तूप आहेस खास अरे मी तूप नाही आहे मी तेल आहे तो तूप होत आहे त्याला ठरवून टाकलं की तू कटकट नाही कंपनीवाल्याने पुन्हा आता त्याचं डाळ नाव टाकून दिलं आणखीन काय सूर्य नाव ठेवलंय काय नाव ठेवलंय काय अमोल काय नाव ठेवलं काय पावडर दुधाच्या याची काही काही नाव काढले त्याचे शोध तेव्हा ते तूप म्हण ते म्हणताय मी तूप नाही आहे नाही म्हणलं तू तूप असं कस बर म्हणलं ठीक आहे माझी माघार मी एवढं तुम्हाला खरं सांगतोय तुम्हाला पटत नाही वापरलं जात होत तिथे तिथे त्या रुपाने या तुपाला लोक वापरायला तेलाचे पदार्थ तुपाचे म्हणून वापरायला लागले जे तुपाचे पदार्थ करायला हवे ते तेलाचे केले जाऊ लागले आणि तुपाचे पदार्थ त्याने या तेलाचे पदार्थ खाऊ लागले मान आहे तो तेला जरी मान मिळाला म्हणून माझं नाव ठेवलं तरी माझ जे गुण आहे ते बदलणार आहेत का ते म्हण आहे मराठी ढवळ्याशी जरी पोहळा बांधला गुण आला म्हणले बघा काहीतरी गुण खरे तज्ञ डॉक्टर असं सांगतायत स्वच्छ आज की डाळटा तुपाचं श्रवण केल्याने सेवन केल्याने म्हणजे तेलाच सेवन केल्याने आणि तुपाच्या मानाने त्याला बनताच मान देऊन तुम्ही आणि त्याचा वापर करून त्याचं अस्तित्व दिलं तुम्ही दालडा दा हे तेल असून तूप हे परिणाम भोगावे लागतात तीच गोष्ट आम्ही त्या म्हणते मी नाही आहे मला तुम्ही अस्तित्व देऊ नका मला अस्तित्व एक मला नाही म्हणजे माझ्या कार्याला सहजच नाही ते लोक लागले कसं नाही तो आहे तर मी आहे ना मला काहीतरी केलं पाहिजे मी ते करते मी ते विक्षेप करते त्या आला अस्तित्व आलं आणि मग जगताची उत्पत्ती होऊ लागली त्याला कार्यत्व सगळ्या जगाची संगती तिच्यामुळे लागली वाच